श्रीधर स्वामी कृत श्री हरिविजय अध्याय बावीस सहावा जरासंधाचा 17 वेळा पराभव काल यवनाचा मृत्यू गोकुळातील लोकांचा निरोप घेऊन उद्धव मथुरेस गेला कितीतरी भेटवस्तू त्याने श्रीकृष्णाला दिल्या खरवस दही लोणी तूप दुधाचे गोड पदार्थ लोणची फळे नाना प्रकारच्या वस्तू सारे पाहून कृष्णाला फार आनंद झाला त्याला उद्धवाने ने गोपाची व गोपीं की मनोवस्था संग संगली आ नंदयशोदा किट पे तो ही संगित कृष्णा मन आठवण भरुन आए गोपीं भक्तिभावें वर्णन ऐकता ऐकता कृष्ण ही उद्धवाला अपन के कालिया मर्दन केसीच वध वगैरे पराक्रम ही संगू लगला उद्धव मनाला मीट ज्ञानोपदेशा सांत्वन के खरे पगुण भक्ति जी गोड़ी मला लगली आ ज्ञाला भक्ति की जोड़ी नहीं तो ज्ञान शुष्क कसे ठरते गोपीकड़न माला कहले कृष्ण को शिकले माला तू उत्तम उपदेश अभारे के ना तुझी लीला आता मे लक्षा आई दोखंड गोष्टी पुष्कवेल चाल चार महीने गोकुत राहन उद्धव ही गोपतला होता मथुर आता उग्रसेना से राज्य चांगले चाल होते प्रजा सुखी जा दुष्टलोक तेथून गेले पण ते मगध देशाचा राजा जरासंध याला जाऊन मिळाले कारण कंस हा जरासंधाचा जावई अस्थिव प्राप्ती या जरासंधाच्या दोन मुली त्याने कंसाला दिल्या होत्या त्या विधवा झाल्या त्या जरासंधाकडे गेल्या त्यांच्याबरोबर कंसाच्या पक्षाचे लोकही गेले कंसवदामुळे जरासंद चिडला त्याने मथुरेवर स्वारी करण्याचे ठरवले मथुरा नगरे जाळून टाकण्याची त्याने प्रतिज्ञा केली त्याने रामकृष्णांना धरून आणण्याचे ठरवले तेवीस अक्षहणी सैन्य जमवले प्रचंड घोष करीत चतुरंग दळ मगद नगरापासून निघाले मथुरेत हेराने वृत्त आणले की जरासंदाची तेवीस अक्षोहणी सैना मुथुरेबल चाल करून येत आहे वृत्त करताच मुथुरेत गडबड उडाली सैन्य लढाईच्या तयारीत नव्हते काय करावे याचा विचारच पडला थोड्याच अवधीत मगधाचे सैन्य मथुरेभोवती वेढा देण्यास आले त्याच्या कलकलाटाने रणगर्जनांनी मथुरे येथील लोक घाबरून गेले नगराची भक्कम महाद्वारे बंद करण्यात आली कंसाचा सात्रा आता सर्वांचा नायनाट करणार असे सर्वजण म्हणू लागले बलराम व कृष्ण यांच्या भोवती मुख्य मुख्य यादववीर जमले सात्यकी अक्रूर व उद्धव यांना पुढे घालून सारे कृष्णाला शरण आले यादवांचे रक्षण करण्याचे ठरवून कृष्णाने व बलरामाने आपल्या मूळ स्वरूपाचे स्मरण केले आणि मूळ आयुधांना आवाहन केले आकाशातून दोन दैदिप्यमान रथ मथुरेत उतरले त्यांचे सोन्याचे कळ झगमगत होते त्यावर गरुड चिन्हाकीत ध्वज होते रत्नाने ते रथ रत चमकत होते विष्णूचं शांग धनुष्य शंख गदा सुदर्शनचक्र इत्यादी आयुधे त्या रथातच होती एका रथात नांगर व मुसळ ही आयुधे होती त्यावर तालवृक्षाचे चिन्ह असलेला ध्वज होता दारुक नावाचा सारथी व सुग्रीव बलाहक व मेघपुष्प हे चार शुब्र अश्व असा कृष्णाचा रथ होता हल मुसळयुक्त ध्वज बलरामाचा होता दोघे आपापल्या रथावर बसले दोघांनी शंखांचा घोष केला मथुरेतून यादवांची सेना बाहेर जावली चतुरंग सेनेतील वीर प्रतिपक्षाच्या तुल्यबळ वीरांशी लढू लागले हत्ती नाहत्ती देऊ लागले अश्ववीर अश्ववीरांची पायदळ पायदळांची व रथीरथीशी लढू लागले रणगरणा शंखघोष घे घे म्हणून आव्हाने शस्त्रांच्या आघातांचा आवाज मरताना मारलेल्या किंकाळ्या याबरोबरच रणवाद्यांच्या आवाजाने रणांगण गाजू लागले कोणी बाण मारित होते कोणी गदा हाणीत होते कोणी पाश फेकून शत्रूला खेचून मारित होते कोणी मुसळे कोणी तोमर कोणी खडगे कोणी पट्टे कोणी लोह गल, तर कोणी कुऱ्हाडे कोयते त्रिशूळ भाले असे अशी शस्त्रे मारित होते कोठे लोह कोठे दशग्नी शतग्नी अशा तोफा तर कोठे साकल दंडानी वीरांना दखडून मारले जात होते उग्रसेन बलराम सात्यकी कृष्ण व अनेक यादववीरांनी आपापल्या सैन्याचे चपल हालचाल करून करणारे छोटे गट करून जरासंधाईच्या सैन्यात विजेच्या वेगाने धाडी घातल्या आणि पुष्कळ मोठा संहार केला बलराम नांगराने दहा बारा सैनिकांना ओढीत होता आणि मुसाळ्याने त्यांची डोकी कोडीत होता फोडीत होता कृष्णाचे सुदर्शन वीरांची अश्वांची हत्तींची मस्तके सपासप कापित होते हत्ती व घोडे यांच्या प्रेतानी पायजळाला वरतीना रथींना हालचाल कठिन कठीण होऊ लागले फार मोठा संहार झाला बलरामावर जरासंधाने चढाई केली पण बलरामाने रथाखाली उडी घेतली तो धावत गेला आणि रथातून जरासंधाला त्याने नांगराने खाली ओढले तो त्याला मुसळ्याने ठार मारणार होता पण त्यावेळी अशी आकाशवाणी झाली बलभद्रा जरासंधाला तू मारू नकोस त्याचा वध पांडवापैकी जो भीम त्याच्याकडून होणार अशी नियती आहे बलरामाने आकाशवाणी ऐकली त्याने जरासंधाला मारले नाही त्याने त्याला पाशानी रथाशी बांधले आणि रथ मथुरेकडे चालविला जरासंधाला पकडल्या असे कळतात त्याचे उरलेले सैन्य पराभूत झाले शिशुपाल वक्रदंत इत्यादी लोकांनी माघार घेतली कृष्ण बलरामाला म्हणाला तू या जरासंधाला सोडून दे त्याला जी चीड आहे त्यामुळे तो पुन्हा पुष्कळ दैत्य सैना जपवेल आ चाल वाल मग कर भूमि बार उतरूँ बलरामाने जरासंधा अपमान के सोड़न दिल तोार दुख करीत ग बावीस हजार राजें बंदीत टाकले होते। आज तरुण बलरामाकून तला पराभव व अपमानास्पद जीव जीवदान त्याला रुक्मी शिशुपाल वक्रदंतंत इत्यादि वीरानी धीर दिला सैन्य जमुन मथुरे वल्ला करूँ विश्वास निर्माण किया कंसवादा सूढ़े जरासंधाने पुन्हा लक्षावधी सैन्य जमवून मथुरानगरी पादाक्रांत करण्याचा प्रयत्न केला पण कृष्ण व बलराम यांनी त्याचे सैन्य मारून त्याचा पराभव केला त्यानंतर जरासंधाने वारंवार हल्ले केले पण प्रत्येकवेळी त्याचा पराभव झाला सतरावेळा प्रचंड सैन्याचा संहार करून रामकृष्णांनी मथुरेतील उग्र सैनाचे राज्य राखले आणि अवताराचा हेतू तडीस नेला क्षत्रिय रूपाने जन्मास आलेले होते त्यांचा भूमातेला भार झाला होता इतके पराभ निराश निराशाला नहीं जैन काल यवन नावाजाला आपल्या मदतीला बोलावले। बोलावे गर्गमुनी पूर्वी यादवानी चेष्टा के लिए होती मुनिनी आ शाप दिलाता यादवानो माला एक पुत्र होल तो यादवान पूर्ण पराभव करेल काल हाच तो पुत्र गर्गमुनीपासन एक मलेन्छस्त्री ऐसी उजरी तो जन्मला होता यादवाना तो भारी होता यादवान पराभव हो जलासंधा महित होते काल यवन आणि जरासन यांनी मिळून मथुरेला वेढा दिला फार मोठे सैन्य जमले होते तीन कोटी यावनी सेना आली होती त्यापुढे आपल्या मथुरावासी लोकांचा धुवा उडेल हे समजून कृष्णाने सागराची प्रार्थना केली नवीन नगरी निर्माण करायला तुझ्याजवळ जागा दे सागराने जम्बुद्वीपाच्या पश्चिम दिशेच्या किनाऱ्याजवळ जागा दिली कृष्णाने योगशक्तीने एकाच खांबावर तेथे मोठे नगर बसविले यादवांना मोहनिद्रा आणून सर्वांना आकाशमार्गाने गुप्त पडे त्या नगरात नेहले त्या नगराचे नाव द्वारका ठेवले यादव सकाळी जागे झाले ते मुळी नव्या नगरात आणि कृष्ण मात्र कुठेच दिसेना इकडे कृष्णाने मथुरेतील सर्वांना पाठवून दिल्यावर सर्व महाद्वारे उघडी टाकली कालयवनाच्या सैन्यासमोरूनच तो पळून जाऊ लागला एकही शस्त्र त्याने जवळ ठेवले नाही त्याने स्मरण करता ती प्रगट होऊ शकत होती कालयवनाला कळले कृष्ण पळून जात आहे एकटाच आहे निशस्त्र आहे त्याला पकडायला काल यावनेही धावला कृष्णाने त्याला झुलवेत खूप दूर नेले मधून मधून गुप्त होऊन मध्येच तो प्रगट होई कित्येक पर्वत दर्या व नद्या ओलांडल्या पण कृष्ण सापडेना। ना दक्षिण भारतात कृष्ण कृष्णा व वेणण्या नदीच्या संगमावर परशुराम त्यावेळी राहत होता कृष्णाने त्यांच्या आश्रमात जाऊन गुप्तपणे त्यांची भेट घेतली तेथून कृष्ण पश्चिम समुद्राच्या दिशेने निघाला गेला पर्वताच्या एका गुहेत तो शिरला इतका सारा वेळ आपण कालयवनाच्या दृष्टीचे टप्प्यात राहावे अशी युक्ती मात्र कृष्णाने केली कृष्ण गुहेत गेला हे पाहून कालयवने त्या पर्वतावर चढून गेला ती गुहा पुरातन होती ती मानधान त्याचा पुत्र मुचकुंद राजा विश्रांती घेत निजला होता पूर्वी देवांच्या व दैत्यांच्या युद्धात तो देवांचा सेनापती होता तो विजयी झाला पण लढता लढता थकला इंद्राने त्याला विश्रांती घेण्यास सांगितले आणि वरदान दिले की राजन तुमची निद्रा जो भंग करील त्यावर तुमची दृष्टी पडतात तो जळून भस्म होईल त्रेतायुवापासून तो राजा चिरकाल निद्रा घेत होता कृष्ण गुहेत शिरला आणि अंधारात रूपाने लपून बसला त्याआधी त्याने आपला भरजरी शेला उच्कुंताच्या अंगावर पांघरूण म्हणून घातला काल यवन धावत धापा टाकीत बाहेरच्या प्रकाशातून एकदम गुहेतील मंद प्रकाशात येतात त्याला तो शेला दिसला कृष्णच लपून झोपेचे सोंग करून पडला आहे असे त्याला वाटले त्याने कृष्णाला समजून मुचकुंदाला जोराने लात मारली आणि म्हटले अरे पळपुट्या मला भिवून इथे लपून बसला आहेस नाही का उठ चल हो युद्धाला तयार आणि मुचकुंद एकदम जागाहून उठून बसला त्याने डोळे उघडून पाहिले तो समोर धिप्पाड कृष्णवरण यवनराजा उभा पण त्याच्यावर नजर जाताच तो उभाच जळू लागला त्याने एकच ठोकली आणि तो गतप्राण झाला चार पाच पळातच कालयवनाच्या शरीराची राग झाली मुचकुंद भानावर आला आपण फार काळ निजलो होतो असे त्याला जाणवले इंद्राच्या वरदनाची त्याला आठवण झाली आपल्या दृष्टीपात कुणीतरी दुष्ट यवन जळून मेला असे त्याच्या लक्षात आले आता त्याचे लक्ष गुहेत इतरत्र गेले आपल्या अंगावरच्या दिव्य वस्त्राकडे गेले मग गुहेच्या एका कोपऱ्यात दिव्य प्रकाश पडला असून तो मोठा होत आहे त्या प्रकाशात शंखचक्र गदा पद्म धारण केलेला श्री विष्णू सर्व भूषणाने युक्त असा उभा आहे असे दर्शन त्याला झाले त्यावेळी मुचकुंदाने उठून विष्णूला वंदन केले तेव्हा कृष्णाने आपले द्विभुज रूप धारण केले मुचकुंदाने त्याची अनेक प्रकारे स्तुती केली कृष्णाने आपल्या अवताराची त्याला माहिती सांगितली व म्हटले राजर्षे आता तू बद्रिकाश्रमात जाऊन तपश्चर्या कर द्वापारयुगाचाही अंत जवळ आला आहे लवकरच कलियुगाला प्रारंभ होईल यापुढे कोणतेही हिंसाकर्म न करता तू मोक्षमार्गाची साधना कर द्वापारयुगांत समयी पृथ्वीवर दैत्य फार माजले असून मी पूर्ण वैष्णवी शक्तीने युक्त होऊन त्याचा संहार करण्यासाठी अवतरलो आहे कृष्णाची आज्ञा मानून मुचकून गुहेच्या बाहेर आला त्याला सर्व वृक्ष लहान खुरटे दिसले युगधर्माप्रमाणे वनस्पती खुरट्या झाल्या होत्या माणसेही त्याला बुटकी दिसली मुचकून चकित झाला कृष्णाने त्याला सांगितल्याप्रमाणे तो भद्रिकाश्रमास निघून गेला कृष्णामागमाग बलरामाही त्या पर्वतार काही वेळाने येऊन पोचला जरासंध शिशुपाल व त्यांचं सैन्य उत्तर भारत ठीक ठीकठिका मुक्काम करीत बलरा पाटला करीत आले। आ पर्वता के पायथयापर्त पोचले एवड़े दूर इतना ता सैन्याल कित्येक सैनिक सैन्या वटेत मरण पाले जरासंधालाम व कृष्ण मेल आ, राम व कृष्ण तैर पर्वता पर दिता ओरडुन विचार काल एवन कृष्णा ने उत्तर दिए तो केव जड़न मेला जरासंधा ने सतप्त हो पर्वता चारे बाजू आग लवी म्हणजे राम व कृष्ण त्या आगीत जळून मरावेत पण कृष्णाने गरुडाचे स्मरण केले आणि तो आकाशात येऊन त्या पर्वतावर उतरला त्यावर बसून राम व कृष्ण गगनमार्गे तेथून तेज निसटले ते, ते, ते मथुरेच्या दिशेने गेले गरुडामागोमाग जरासंद पुन्हा सैन्यासह सा उत्तरेकडे वळला आता मात्र त्याच्या सैन्यांचा संहार कृष्णाने सुदर्शन चक्राने केला जरासंध बलहीन होऊन कसाबसा मगदास गेला मथुरेत जाऊन कृष्णाने बलरामाबरोबरच मथुरेतील सर्व धनसंपत्ती व यादवांच्या नित्योपयोगी वस्तू व्वारकेत नेल्या जरासंधाने याही त्यांना अडवले पण रामकृष्णांनी त्याचा पराभव केला द्वारकेत कृष्ण येतात सर्व यादवांना फारच आनंद झाला मथुरेतील अपार धन्य मिळतात यादवांनी उत्सव समारंभ केले अनर्थ देशाचा राजा रैवत नावाचा होता त्याची कन्या रैवती ही उपभर झाली होती तिला योग्य वर कोणता असे रैवताने ब्रह्मदेवालाच विचारले तेव्हा मथुरेथील कृष्णाचा अग्रज बलराम हाच योग्यवर आहे असे ब्रह्मदेवाने सांगितले तेव्हा रेवती बलराम विवाह मोठ्या थाटात झाला बलरामाला रेवताने खूप संपत्ती आंधळ म्हणून दिली रुक्मिणी स्वयंवराची कथा यापुढील अध्यायात श्रवण करावी अध्याय बावीस समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू